ओम नमो भगवते वासुदेवाय अथ एकादशोध्याय एका कथा आहे दोन्ही रसी जेथ पार्था विश्वरूपेशी होईल भेटी आता यानंतर अध्याय अध्यायामध्ये दोन शांत व अद्भुत या रसाने भरलेली कथा आहे या अध्यायात अर्जुनाला विश्वरूप दर्शन होणार आहे जेथ शांताची अद्भुत आणि पाहुणे रसा पाती जाहला जानु या अध्यायात शांत रसाच्या घरी अद्भुत रस हा पाहुण चारस आला आहे आणि इतर रसांनाही या दोन रसांच्या पंक्तीचा मान मिळाला आहे अहो वधू वरांची ये मिळणी जैशी वराडीया हि लुगडी लेणी तैसे देशी सोकासनी मिरवले रस अहो नवरा ज्याप्रमाणे वराड्यांना सुद्धा वस्त्र व दागिने मिळतात त्याप्रमाणे भाषा रूप पालखीत मिरवणूक होऊन त्या शोभा आली आहे परि शांतात भूत बरवे जे डोळी यांच्या अंजली घ्यावे जैसे हरिहर प्रेम भावे आले खेवा परंतु शांतव व अद्भुत हे दोन चांगले रस या अध्यायात इतक्या मुख्यत्वाने आहेत कि ते डोळ्यानं उघळ दिसतील जसे विष्णू व शंकर हे एका योग्यतेचे देव प्रेमभावाने एकमेकांना भेटायला यावेत ना तर या वसईच्या दिवशी भेटली बिंबे दोन्ही जायशी तेवी एक बळारसी केला येत अथवा अमावसेच्या दिवशी ज्याप्रमाणे सूर्य बिंब व चंद्र बिंब यांच्यात अंतर राहत नाही कारण ती बिंबे एकाच दिशेला त्याप्रमाणे या अध्यायात दोन रस एकत्र आले आहेत मीनले गंगे यमुनेचे ओघ तैसे रसा जाहले प्रयाग म्हणून सुस्नात होत जग आघेथ ज्याप्रमाणे प्रयाग क्षेत्रात गंगा व यमुना या दोन नद्यांच्या ओघांचा संगम झाला आहे त्याप्रमाणे या अध्यायात शांत व अद्भुत या दोन रसांचा मिलाप होऊन अकरावा अध्याय हा प्रयाग क्षेत्रच बनला आहे म्हणून सर्व जग येथे स्नान करून पवित्र होते माझी गीता सरस्वती गुप्त आणि दोन्ही रसते ओघ मूर्त त्रिवेणी हे उचित फावली बापा ज्याप्रमाणे प्रयाग क्षेत्रात गंगा व यमुना या दोन नद्यांचे ओघ प्रगट दिसतात व या दोन नद्यांच्या ओघांमध्ये जशी सरस्वती नदी गुप्त आहे त्याप्रमाणे या अध्यायात शांत व अद्भूत हे दोन रस स्पष्ट दिसणारे आहेत व या दोन रसात गीता ही गुप्त सरस्वतीच आहे म्हणून बाप हो, ही योग्य त्रिवेणी सर्वांना प्राप्त झाली आहे म्हणजे तीन नद्यांचा संगम सर्वांना प्राप्त झाला आहे थीर थीरी गता सोपारे मला कारणीभूत करून माझे गुरु जे निवृत्ती द्वाराने या त्रिवेणी तीर्थात प्रवेश करणे सोपे केले आहे ती रे संस्कृताची गहने तोडोनिया मराठी या शब्द सोपाने रचली धर्म निधाने निवृत्ती देवे धर्माची खान जे माझे गुरु निवृत्तीनात त्यांनी मला कारणीभूत करून संस्कृत भाषारूपी कठीण उंच डगरीचे किनारे फोडून मराठी भाषेतील शब्दरूपी पायऱ्यांचा घाट बांधला म्हणून भलतेने येथे सद्भावे नाहावे प्रयाग माधव विश्वरूप पाहावे येसारवे तिलोद म्हणून या त्रिवेणी संगमात हवे त्याने बुद्धीने स्नान करून जसे प्रयाग क्षेत्रात माधवाचे दर्शन घेतात तसे तेथे विश्वरूप माधवाचे दर्शन घ्यावे आणि एवढे करून तिलान जली द्यावी म्हणजे संबंध सोडावा हे असो ऐसे सावय सा सिनले आय श्रवण सुखाची राणी व जोडली जग हे रूपक पुरे याप्रमाणे येथे नव रसांचे मूर्तिमंत स्वरूप भरायला आले आहे कारण जगाला श्रवण सुखाचे राज्य प्राप्त झाले आहे जेथ शांता अभुत रोकडे आणि येरा रसा पडप जोडे हे अल्पची परी उघडे कैवल्य जेथ या अकराव्या अध्यायात शांत रस व अद्भुत रस हे मूर्तिमंत आहेतच पण इतर रसासही या अध्यायात शोभा प्राप्त झाली आहे हे यांचे वर्णन थोडेच आहे पण खरोखर या अध्यायात मोक्ष स्पष्ट झालेला तो हा अकरावा अध्यावांचा अर्जुन असा दैवांचा राव जेथही पावला तो हा अकरावा अध्याय आहे कि जो देवांचे खास विश्रांतीचे ठिकाण आहे पण अर्जुन हा दैववान पुरुषांचा राजा आहे कारण की तो येथेही प्राप्त झाला आहे येथ अर्जुन काय ये म्हणू पातला आजी आवडतया हि सुकाळू जाथे अर्जुनच एकटा प्राप्त झाला आहे असे काय म्हणावे तर गीतार्थ मराठी भाषेत आल्या कारणाने आज वाटेल तेलाही सुकाळ झाला आहे याची लागी माझे बिनविले ते आई तरी अवधान दि जे, जे सज्जनी तुम्ही याच करता मी जी विनंती करीत आहे ती तुम्ही ऐकावी ती इतकीच कि तुम्ही संतांनी मी कथा वर्णन करत आहे इकडे लक्ष द्यावे सभे। ऐसी सलग करू ने परी मानावेजी तुम्ही लोभे अपत्या मज तसेच तुम्हा संतांच्या सभेमध्ये अशी हि सलगी करणे माझ्यासारख्याच खरोखर योग्य नाही पण मी जे तुमचे लेकरू त्या मला तुम्ही प्रेमाने मानावे आहो पु आपण मग पढे तरी माथा तुकीचे काय आहो आपण राघूला शिकवावे आणि शिकवल्याप्रमाणे तो बोलू लागला म्हणजे आपणच पसंतीने मान डोलवावी किंवा मुलाकडून एखादी गोष्ट करवून घेऊन मग त्याने केलेल्या कृत्याच्या कौतुकाने आई आपल्या मनात मुलाविषयी संतुष्ट होत नाही का ते मी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा त्याप्रमाणे मी जे जे प्रतिपादन करतो महाराज ते तुम्हीच शिकवलेले आहे एवढ्या करता आहो संत हो, आपण शिकवलेले आपणच ऐकावे ते हे सारस्वत गोड तुम्ही लाविले झाड तरी आता अवधानामृते वाड सिंप निकी महाराज हे ज्ञानाचे सुंदर झाड आपणच लावले आहे तर आता यास आपण लक्ष देणे हेच कोणी एक अमृत ते शिंपून मोठे करावे मग हे रस भाव फुली फुलेल नाणार्थ फळ फ़ड़ भारे फळा येईल तुमचे धर्मे होईल सुकाळ जगा मग हे ज्ञानाचे नवरस भाव रुपी फुलाने फड़ फुलेल आणि नाना प्रकारच्या अर्थरुपी फळभाराने फडास येईल व तुम्ही लक्ष देणे रूप धर्म केला म्हणजे जगास श्रवण सुखाचा सुकाळ होईल या बोला संत रिझले मनती तोष लोग भले केले आता सांगे जे बोलिले अर्जुने तेथ या बोलण्यावर संत खुश झाले व म्हणाले ज्ञानोबा आम्ही खुश झालो तू फार चांगले केलीस आता त्या प्रसंगे अर्जुनाने जो प्रश्न केला त्याचे व्याख्यान कर तव निवृत्ती दास म्हणे जी कृष्ण अर्जुनाचे बोलणे मी प्राकृत काय सांगो जाणे परी सांगवा तुम्ही तेव्हा निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणाले महाराज कृष्ण व अर्जुन या दोघांमध्ये झालेले पुरुषाला सांगण्याचे काय ठाऊक परंतु कडून सांगून घेण्याचे काम तुम्ही केले तर होईल अहो राणी चिया पाले खाईरा नेवाणे कर अर्जुन अपरी अक्षहिणी अकरा न जिनेची अहो रानातील पाले खाणाऱ्या वानरांकडून लंकेचा राजा जो रावण त्याचा पराभव केला जावा अर्जुन एकटाच होता पण त्याने अकरा अक्षहिणी सैन्य जिंकली नाही का म्हणून जे जे करी ते न हो न ये तुम्ही संत तयापरी बोलवा माते पण समर्थ जे जे करील तेरात ते होणार नाही असे नाही त्याप्रमाणे तुम्ही समर्थ आहात म्हणून आणाल तर मजसारख्या नेमक्या कडून गुढ गीतार्थ बोलवाल म्हणून कृपा करून तो मजेकडून बोलवा आता बोली ज तसे आई हा गीता भावनिका जो वैकुंठ नायका मुखोनी निघाला आता जो प्रत्यक्ष वैकुंठाचा राजा त्याच्या मुखातून निघालेल्या गीतेचा चांगला अभिप्राय सांगतो तिकडे लक्ष द्यावे बाप बाप ग्रंथ गीता जो वेदी वेद प्रतिपाद्य देवता तो कृष्ण वक्ता जीए ग्रंथी धन्य धन्य गीता ग्रंथ कि ज्या गीता ग्रंथाचा वक्ता वेदांच्या प्रतिपादनाचा विषय जो कृष्ण परमात्मा तो आहे ते तेथिचे गौरव कैसे वानावे जे मती नागवे ते आता नमस्कारी जे जीवे भावे हे ची भले त्या ठिकाणचा मोठेपणा कसा वर्णन करावा कारण जे गीता तत्व शिवाच्या बुद्धीला आकलन होत नाही त्याला आता सर्व भावाने नमस्कार करावा हेच बरे मग आई तो किरीटी घालून विश्वरूपी दिली कैसी गोठी करिता जा या नंतर तो अर्जुन विश्वरूपावर नजर ठेवून पहिल्या प्रथम कसे बोलला ते ऐका हे सर्वही सर्वेश्वरू, सर्व हि जो पति करू तो बाहेरी होूप आहे अशा रूपाने अनुभवास पटलेला प्रियकर जो परमात्मा तो आपल्या डोळ्यापुढे प्रत्यक्ष दिसावा हे जीवा आतुली चाड परिदेवासी सांगता साकड काजे विश्वरूप गुढ कैसेने पुसावे ही मनातील इच्छा खरी परंतु ती देवास सांगताना अडचण वाटते कारण ज्या अर्थी देवाचे विश्वरूप गुप्त आहे त्या अर्थी उघड करून दाखवा असे आपण कसे विचारावे म्हणे मागा कवणी कही जे पडियंतेने पुसिले नाही सहसा कैसे काय सांगा म्हण अर्जुन मनात म्हणतो मन पूर्वी कोणीही केव्हाच जे मोठ्या आवडत्यानेही विचारली नाही तर एकाएकी सांगा म्हणून कसे काय म्हणावे मी जरी सलगीचा प्रसंग बिहाली पुसो मी जरी चांगला दाट परिचयाचा असलो तरी माते लक्ष्मीपेक्षा जवळचा आहे का परंतु इतक्या जवळची असूनही ती देखील हा विषय विचार विचारावयाच भ्याली माझी आवडे आवड सेवा परी बोली, सेवा झाली असली तरी ती गरुडाच्या सेवेच्या बरोबरीला येईल का परंतु एवढी निकट सेवा केलेला जो गरुड तो देखील या संबंधाची गोष्ट काढितच नाही मी काय सनका का दिका हुनी जवळ परी तया हि नागवेची हा मी आवडेन काय प्रेमळ गोकुळींची आयसा मी सनकालिकांपेक्षा जास्त जवळचा आहे का परंतु त्यांना देखील ही उठा ठेव करता आली नाही मी गोकुळांमधील प्रेमळ गोप गोपी इतका आवडेन का तया हिले कुरपणे झकविले एकाचे गर्भवास हि साहिले परी विश्वरूप हे राहविले नवी चकवणा त्या गोकुळाच्या भाविक लोकांना सुद्धा आपण केवळ मूल आहोत असे दाखवून फसवले एका करता म्हणजे अंबरीश राजा करता दहा गर्भवास देखील सोसले परंतु विश्वरूप हे गुप्त राखून ठेवले ते कोणालाही दाखवले नाही हा ठायवरी गुज याचे अंतरीचे हे निज केवी उरा उरी मज पुसोय पायामातील खास गोष्ट आहे तेव्हा मला एकदम कशी विचारता येईल आणि न पुसेची जरी म्हणे तरी विश्वरूप देखील सुख नोहेची परीजिने, तेही विपाये आणि पुसू नये असं जर म्हटले तर ते विश्वरूप पाहिले वाचून सुख तर होत नाहीच परंतु जगणे ते देखील क्वचितच सांभवणार आहे मनोनी आता पुसो अळूमाळसे मग करू देवा ठाके तैसे येने प्रवर्तला साधूसे पार्थू बोलो तर आता थोडेसे विचारूया मग देवाची ज्याप्रमाणे मर्जी असेल तसे करू अशा रीतीने अर्जुन भीत भीत बोलायला लागला परीतेची ऐसेनी भावे जे एका उत्तरांसवे दाबी विश्वरूप आघवे झाडा देऊने परंतु तेस त्याचे बोलणे अशा खुबीचे होते कि एक दोन शब्दांबरोबरच देव आपला झाडा देऊन सर्व विश्वरूप दाखव आहो वा सरू देखील याची साठी धेनू खडबडोनी मोहे उठी मगस्तना मुखाची ये भेटी काय न ये। पाहो वासरू पाहिले कि लागलीच प्रेमाने गाय खून उभी राहते मग प्रत्यक्ष तिच्या स्तनाची व त्याच्या मुखाचे गाठ पडल्यावर तिला पाना येणार नाही काजुने जवळ पुसावे तिल काय पहा बरे त्या पांडवांचे नाव ऐकल्या बरोबर तो कृष्ण त्यांचे रक्षण करण्याकरता रानातही धाव घेत त्या अर्जुनाने विचारावे सांगावे एवढी तरी सहन होईल का तो सहजेची स्नेहाचे अवतरण आणि येले आहे माझव ऐसीए मिळणी वेगळेपण उरे हे ची तो श्रीकृष्ण परमत्मा स्वभावत प्रेमाची मूर्ती असून त्या प्रेमास अर्जुन हा अंमल उत्तेजक पदार्थ घातला आहे अशा एक होण्याच्या वेळेस त्यांचे वेगळे पण राहिले हेच फार आहे म्हणून अर्जुनाची आोला सरिसा देव विश्वरूप होईल अ पैसा तो पहिला प्रसंग ऐसा ऐकि जो म्हणून अर्जुनाच्या बोलण्यावर श्रीकृष्ण सहजच विश्वरूप धारण करील तोच पहिला प्रसंग आहे तर तो ऐकावा श्लोक पहिला अर्जुन वाच मद अनुग्रहाय परम गुह्यम अध्यात्मस व चस्ते नोहोय विगतो मम अर्जुन म्हणाला माझ्यावर अनुग्रह करण्याकरता अध्यात्म नावाचे अत्यंत गुह्य असे जे भाषण तू बोललास त्याने हा माझा मोह निशे नाही बोलणे कृपा मग अर्जुन कृष्णाला म्हणाला हे कृपासागरा जे बोलता यावायचे नाही ते तुम्ही माझ्या करता बोललात जे महाभूते ब्रम्मी आठते देव ज्यावेळी पंचमहाभूते ब्रह्मा मध्ये नाहीशी होतात व जीव आणि महत्त्व वगैरे यांचा पत्ता नाहीसा होतो त्यावेळी देवा आपण जे ब्रह्मरूप होऊन रहता, ते शेवटचे विश्रांती स्थान आहे हो ते हृदयाच्या परी वरी रोविले कृपणाची ये परी शब्रिही आपण आपल्या अंतकरण रूपी घरात कृपणा सारखी पुरून ठेवली होती ते तुम्ही आजी आपुले मज पुढा हि येले जया अध्यात्म वोवाळीले ऐश्वर हरे आज ती तुम्ही आपल्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट माझ्या पुढे प्रकट केली ती गोष्ट म्हणजे स्वरूप ज्ञान यावरून शंकराने आपले ऐश्वर ओवळून टाकले आहे बोलो तरी आम्ही तुझ पावो नि कैसे महाराज अशी जी वस्तू ती तुम्ही मला एका क्षणात दिली असे म्हणावे तर आम्ही तुम्हापासून वेगळे कोठे आहोत पण खरोखर मोहाच्या महापुरात मी डोक्यापर्यंत बुडत आहे असे पाहून श्री कृष्णा तुम्ही आपण स्वतः उडी घालून मग मला बाहेर काढले एक तू वाचोनी काही विश्वी दुजी याची भाषा नाही कि आमुचे कर्म पाहिजे आनो एक तुझ्या शिवा या अखिल विश्वामध्ये दुसऱ्याची काही वार्ता नाही अशी वास्तविक स्थिती असताना आमचे दुर्देव पहा कि आम्ही अभिमानाने आम्ही कोणीतरी एक आहोत असे समजतो मी जगी एक अर्जुनू ऐसा देही वाहेभिमानू आणि कौरवांते इया स्वजनू आपुला म्हणे जगामध्ये मी एक अर्जुन आहे असा देहाच्या ठिकाणी अभिमान बळगतो आणि या कौरवाना आपले भाऊबंत म्हणतो यातो दुस्वप्न तोचे वीला प्रभू यावर देखील यांना मी मारीन आणि त्या पापाच्या योगाने मग मला कोणती गती मिळेल असे म्हणत होतो याप्रमाणे मी वाईट स्वप्न पाहत होतो त्या मला महाराज इतक्यात आपण जागे केले। देवा गंधर्व नगरीची वस्ती सोडून निघालो लक्ष्मीपती होतो उदकाची या आरती रोहिणी पीत। कृष्णा गंधर्व नगराची वस्ती सोडून मी बाहेर पडलो हे लक्ष्मीपते मी पाण्याच्या इच्छेने मृगजळ पित होतो जी किरडू तरी कापडाचे येत होती ऐसेचा तो चावला असा चा भ्रम होऊन विषाच्या लहरी मात्र खऱ्या येत होत्या आपण मरतो असे उगीच वाटत होते याप्रमाणे आपण मरतो असे भ्रमाने वाटणाऱ्या जीवाला म्हणजे मला वाचवण्याचे पुण्य तुम्ही घेतले आपले प्रतिबिंब नेनता सिंह कुहा घालील देखुनी आता ऐसा धरीजे तेवी अनंता राखिले माते विहिरी दिसणारी ही आपली पडछाई आहे हे न समजता आता सिंह आत उडी टाकणार इतक्यात त्याला कोणी येऊन धरावे त्याप्रमाणे हे अनंता आपण माझे रक्षण केलेत ए रवी ुले वरी येथ निश्चय होता अवधारी जे आता ही साता ही सागरी एकत्र मिळजे ऐक बाकी माझा तरी येथे इतका निश्चय झाला होता कि आता जरी सातही समुद्र एकवट झाले हे युगची आग बुडावे बरी आकाश हि तुटवनी पडावे झुंजणे हे न घडावे गोत्रेशी मज हा प्रलय जरी झाला अथवा आकाशाय तुटून पडले तरी चालेल पण माझ्यावर माझ्या कुळाशी लढण्याचा प्रसंग न यावा ऐसिया अहंकाराची वाढी मिडी तू एरवी काढी कवनो माते अशा अहंकाराच्या उत्कर्षाने मी आग्रहारूपी पाण्यात बुडी मारली होती प्राण गेला तरी बेहत्तर पण मी गोत्रेजांशी लढणार नाही असा माझा कृतनिश्चय होता पण आपण चांगले होता म्हणून ठीक झाले नाहीतर मला त्यातून कोणी बाहेर काढले असते नाथिले आपण एक मानिले आणि नवतया नामगोत्र ठेवले थोर पिसे होते लागले परी राखिले तुम्ही वास्तविक मी कोणी एक नसताना खोटेच मी कोणी एक अर्जुन आहे असे मानले आणि वास्तविक काहीही ना नाहीत असे जे कौरव त्यांना नातलग असे नाव ठेवले याप्रमाणे मला मोठे वेट लागले होते पण तुम्ही माझे रक्षण केलेत मागा जळत काढिलो जोहरी तै ते देहा सीच भया आता हे जोहर वाहर दुसरी चैतन्या सकट ऐक मागे तुम्ही एकदा जेव्हा आम्ही अग्नीत म्हणजे राक्षगृहात जळण्याच्या बेतात होतो तेव्हा तू आम्हाला बाहेर काढलीस तेव्हा कायते एक स्थूल देहालाच भय होते पण आता या मोहरूपी दुसऱ्या अग्निच्या पिढे पासून चैतन्या सकट सगळ्या देहाला भय होते दुराग्रहेवाक्षे रिगोनी ठेला दुराग्रहरूपी हिरण्याक्ष दैत्याने माझी बुद्धीरूपी पृथ्वी काखेत घातली व मग तो मोहरुपी समुद्राच्या द्वाराने आत शिरून राहिला तेथ तुझे नि गोसावीपणे एक वेळ बुद्धीची दुसरे वराह होणे पडिले तुझ देवा आपल्या सामर्थ्याने पुन्हा एक वेळ माझी बुद्धी आपले मूळ ठिकाणाला आली हे देवा यावेळी तुम्हाला दुसऱ्यांदा वराह अवतार घ्यावा लागला ऐसे अपार तुझे केले एकी वाचा काय बोले परी पाचही पालव मोक याप्रमाणे तुझी अनंत उपकाराची कृती आहेत त्यांचे मी एका वाचने काय वर्णन करू परंतु एवढे मात्र मी तुम्हाला सांगू शकतो कि तुम्ही आपले पंचप्राण मला अर्पण केले आहेत देवराया जे साध्य माया निरसली माझी देवा ते आपले करणे काही एक व्यर्थ केले नाही हे आपल्याला चांगले यश प्राप्त झालेले आहे कारण की माझे अज्ञान समूळ नाहीसे केले जी आनंद सरोवरीची कमळे तैसे जे हे तुझे डोळे आपुलिया प्रसादाची राऊळे जयालागी करीती महाराज आनंद रूप सरोवरातील कमळासारखे हे तुमचे डोळे आपल्या कृपा प्रसादाची घरे ज्याला करतील हा हो तया आणि मोहाची भेटी हे काय सी पाठी मृगजळाची वृष्टी वडवा नळे सी अहो महाराज त्याला देखील पण भ्रांतीने ग्रसावी ही दुबळी गोष्ट काय बोलावी वडवानळ म्हणजे समुद्रात जळत असलेला अग्नि समुद्राच्या पाण्याने भिजला जात नाही त्यावर मृगजळाच्या वृष्टीचा परिणाम काय होणार आहे आणि मी त दाता कृपेचे आये रि घोनी गाभरा घेत आहे चारा ब्रम्हरसाचा आणि तशात हो श्री कृष्ण मी तर आपल्या कृपेच्या गाभाऱ्यात शिरून ब्रह्मरसाचे भोजन करीत आहे तेने माझा जी मोहो जाये येथ विस्मो काही आहे तरी उद्धरलो की तुझे पाये शिवतले आहाती महाराज त्या योगाने माझी भ्रांती नष्ट होईल यात काय आश्चर्य आहे पण माझी भ्रांती गेली इतकीच नवे, तर माझा उद्धार झाला हे तुमच्या पायलची शपथ घेऊन सांगतो श्लोक दुसरा भव अप्यय ही भूत नाम श्रुत विस्तर शोमया तत्त कमल पत्राक्ष हे कमल पत्राक्षा भूतांची उत्पत्ती वनाश आणि तसेच तुझे हे अपार महात्म्य मी तुझ्या पासून सविस्तर ऐकले पै कमला यत सा, सूर्य कोटी तेज़ सा, मिया पासोनी महेशा परिसले आजी ज्याचे डोळे कमळ्यासारखे मोठे आहेत व कोटी सूर्यासारखे तेज आहे अशा देवा महेशा मी आपल्या पासून आजच असे ऐकले आहे की ये परी होती जाती ते देवे ते सर्व प्राणी ज्या रीतीने प्रकृती पासून उत्पन्न होतत अथवा उत्पन्न झालेली भूते ज्या रीतीने पुन्हा प्रकृती मध्ये लय पावतात ती प्रकृती देवानी मला सांगितली आणि प्रकृती किर उगा परिपुरुष आणि प्रकृतीच्या स्वरूपाचा खरोखर सर्व हिशोब दिला आणि ज्या परमेश्वराचा महिमा पांघरून वेद सवस्त्र म्हणजे सुशोभित झाला त्या परमेश्वराचेही ठिकाण तुम्ही मला दाखवले जी शब्द राशी वाढे जी येषि या रत्ना ते, ए, ते एथीचे प्रभेचे पाये बोलगे गे महाराज वेद वाढतो म्हणजे उत्कर्ष पावतो व जगतो म्हणजे टिकतो अथवा धर्मासारख्या रत्नाला प्रसवतो हे सर्व आपल्या स्वरूप सामर्थ्याचा आश्रय करतो म्हणून ऐसे अगाध महात्म्य जे सकळ मार्ग एक गम्य जे स्वात्मानुभव रम्य ते असे आपले अपार महात्म्य आहे आपले महात्म्य हे सर्व मार्गाने जाणण्याचा एकच विषय आहे व जे आपल्या स्वतःच्या आत्म्याच्या अनुभवामुळे रममान होण्यास योग्य असे जे आपले, आपले महात्म्य ते आपण मला याप्रमाणे दाखवले ऐसा के बाबुळी जळदाविणे आकाशातील ढग नाहीसे झाल्यावर दृष्टी सूर्य मंडळात प्रवेश करते अथवा पाण्यावरील गोंडाळ हाताने दूर करून मग ज्याप्रमाणे पाणी दाखवावे ना तरी उकलत या सापाचे वेढे जैसे चंदना खेव देणे घडे अथवा विबसी पळे मग चढे निधान अथवा सापाचे वेढे उकलले असता ज्याप्रमाणे चंदनाला भेटता येते अथवा पिशाचे दूर केल्यावर जसे पुरलेले द्रव्य हाती लागते तैसी प्रकृती हे आड होती ते देवेची सारिली परवती मग परत माझी मती शेजार केले त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या आड अज्ञान होते ते देवानीच दूर सारले नंतर माझ्या बुद्धीला आपणच परब्रह्माचे शेजघर केले स्वरूपी माझी बुद्धी स्थिर केली म्हणून ये विषयीचा मज देवा भरवसाकी रिवा परी आणक एक हे म्हणून देवा या याविषयी माझ्या जीवाची खरोखर खात्री पटली परंतु आणखी एक उत्कट इच्छा उत्पन्न झाली आहे तो भिडा जरी म्हणो राहो तरी आना कवना पुसो जावो काही तू वाचोनी ठावो जाणत आहो आम्ही आम्ही भिडे मुळे ती गोष्ट जर विचाराबायाची राहू दिली तर आम्ही दुसऱ्या कोणास विचाराबायात जावे तुझ्या वाचून दुसरी विचारण्याची जागा आम्हाला माहित आहे का जळचरु जल जळाचा आभारू धरी बालक स्तन पानी उपरोधू करी तरी तया जिणयासी श्रीहरी आन उपायो असे पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांनी जर पाण्याच्या उपकाराचे ओझे मानले अथवा मुलाने स्तनपान करण्याविषयी आईची भीड धरली तर देवा त्यास जगण्यास दुसरा उपाय आहे का मनोनी भीड साकडी न धरवे जीवी आवडे तेही तुझ पु बोलावे तवर आहे म्हणितले देवे चाड सांगे म्हणून भीड अथवा संकोच धरवत नाही मनारा जे परे वाटेल ते देखील तुझ्या पुढे बोलून दाखवावे त्यावर श्रीकृष्ण म्हणाले थांब तुझी काय इच्छा असेल ती सांग